अध्याय अकरावा देवासूर संग्रामाची समाप्ती श्री शुकाचार्य म्हणतात परीक्षिता भगवंतांच्या अत्यंत दयेमुळे देवांना नवी उमेद वाटू लागली अगोदर इंद्र वायू इत्यादी देवगण रणभूमीमध्ये ज्या दैत्यांकडून जखमी झाले होते त्यांच्यावरच त्या आता पूर्ण ताकदिनिशी प्रहार करू लागले ऐश्वरशाली इंद्राने बलिशी लढता लढता जेव्हा त्याच्यावर फेकण्यासाठी क्रोधाने वज्र उचलले सगळ्या प्रजेत हाहाकार माजला युद्धासाठी सज्ज होऊन मानीबली युद्धभूमीवर संचार करीत होता तो आपल्यासमोर आलेला पाहून इंद्राने त्याचा तिरस्कार करीत म्हटले मूर्खा ज्याप्रमाणे जादूगार लहान मुलांचे डोळे बांधून आपल्या हातच्या त्यांचे धन लुटून नेतो त्याचप्रमाणे तू मायेच्या आधाराने मायाधिपती आमच्यावर विजय मिळवू इच्छितोस जे मूर्ख मायेने स्वर्गावर अधिकार गाजवू इच्छितात इतकेच नव्हे तर त्याच्यावरील लोकांवरही अधिकार गाजवू इच्छितात त्या मूर्ख चोरांना मी त्यांच्या अगोदरच्या स्थानावरून सुद्धा खाली ढकलून देतो अरे मतिवंदा आज मी शंभर पेरांच्या वज्राने मायावी अशा तुझे मस्तक धडापासून वेगळे करतो तू तु तुझ्या बांधवांसह सज्ज हो बि जे लोक कालशक्तीच्या प्रेरणेने आपल्या कर्मानुसार युद्ध करतात त्या सर्वांनाच जय पराजय यशापयश ये किंवा मृत्यू क्रमाने प्राप्त होतोच म्हणूनच ज्ञानी लोक जगाला कालाच्या आधीन समजून विजय मिळाल्यावर आनंदोत्सव करीत नाहीत किंवा पराजयाने खचून जात नाहीत हे तुम्हाला माहित दिसत नाही या सर्वांचे कारण स्वतःला श्रेष्ठ मानणाऱ्या आणि म्हणूनच ज्ञानी लोकांच्या दृष्टीने कीव करण्यास पात्र असणाऱ्या तुमच्या मर्मभेदी शब्दांचा आमच्यावर काहीच परिणाम होत नाही श्री शुकदेव म्हणतात वीरविजयी बलीने इंद्राला अशा प्रकारे फटकारली त्यामुळे तो थोडासा वरमला। तेव्हा बलीने आपल्या धनुष्याची दोरी कानापर्यंत ओढून त्याच्यावर पुष्कळसे बाण सोडले सत्यवादी देवशत्रु बलीने अशा प्रकारे इंद्राचा अत्यंत तिरस्कार केला त्यामुळे इंद्र अंकुश टोचलेल्या हत्तीप्रमाणे आणखीनच चिडला तो पाण उतारा त्याला सहन झाला नाही शत्रुंजय इंद्राने बलीवर आपल्या अमोग वज्राचा प्रहार केला त्यामुळे घायाळ होऊन बली पंख तोडलेल्या पर्वताप्रमाणे बलीचा हितचिंतक आणि घनिष्ठ मित्र जंभासूर आपला मित्र खाली पडलेला पाहून त्यांना मारणाऱ्याचा बदला घेण्यासाठी इंद्रावर चालून गेला सिंहावर स्वार होऊन इंद्राजवळ जाऊन त्याने अत्यंत वेगाने आपली गदा फिरवून त्याच्या खांद्यावर तिचा प्रहार केला त्याचबरोबर त्या महाबलीने ऐरावतावर सुद्धा गदेचा एक तडाखा दिला गदेच्या माराने ऐरावताला भुवळ आली त्याने जमिनीवर गुडघे टेकले आणि तो पूर्ण मुर्चीत होऊन पडला त्याचवेळी इंद्राचा सारथी मातली एक घोडे झुंपलेला रथ घेऊन आला तेव्हा इंद्र ऐरावतावरून उतरून रथावर स्वार झाला दानव श्रेष्ठ जंभाने रणभूमीवर मातलीच्या या कामाची प्रशंसा करून स्मित्रहास्य करी जळजळीत जल त्रिशूळ त्याच्यावर फेकला मातलीने मोठ्या धैर्याने ते असह्य कष्ट सहन केले तेव्हा इंद्राने चिडून वज्राने जमभाचे मस्तक उडवले देवर्षी नारदाकडून जंभासुराच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याचे बांधव नमुची बल आणि पाक ताबडतोब रणभूमीवर येऊन पोहोचले आपल्या कठोर शब्दांनी ते इंद्राला अत्यंत टाकून बोलले आणि जसे मेघ पर्वतावर मुसळधार वृष्टी करतात त्याप्रमाणेच त्याच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले बलाने हातचलाखीने एकदम एक बाण सोडले आणि इंद्राच्या एक घोड्यांना घायाळ कली पाकाने शंभर बाण मातलीवर टाकले आणि शंभर बाणांनी रथाचा एकाच प्रयत्नात एक एक भाग तोडून टाकला युद्धभूमीवर ही एक मोठी अद्भुत घटना घडली नमुचीने सोन्याचे पंख लावलेले मोठमोठे पंधरा बाण इंद्रावर सोडले आणि युद्धभूमीवर पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे तो गर्जना करू लागला जसे पावसाळ्यातील ढग सूर्याला झाकून टाकतात त्याचप्रमाणे असुरानी बाणांचा वर्षाव करून इंद्र त्याचा रथ आणि सारथी या सर्वांना झापून टाकले इंद्र कुठेच दिसत नाही हे पाहून देव आणि सैनिक घाबरून ओरडू लागले तेव्हा शत्रूंनी त्यांना पराभूत केले सेनापती नसल्यामुळे समुद्रात नाव फुटल्यानंतर व्यापाऱ्यांची जशी अवस्था होते तशी त्यांची झाली परंतु थोड्याच वेळात शत्रूंनी तयार केलेल्या बाणांच्या जाळ्यातून घोडे रथ ध्वज आणि सारथ्यांसह इंद्र बाहेर आला तेव्हा प्रातकाळी सूर्य आपल्या किरणानी दिशा आकाश आणि पृथ्वी उजळून शोभतो त्याप्रमाणे इंद्र शोभू लागला रणभूमीवर शत्रूंनी आपल्या सेनेला चांगलेच रगडले आहे असे पाहून वज्रधारी इंद्राने क्रोधाने शत्रूंना मारण्यासाठी वज्र उगारले परीक्षिता त्या आठ धारा असलेल्या तीक्ष्ण वज्राने इंद्राने त्या दैत्यांच्या बांधमाना भयभीत करीत त्यांच्या समक्ष बल आणि पाक यांची मस्तके उडवली परीक्षिता आपले भाऊ मेलेले पाहून नमुचीला अत्यंत दुःख झाले त्याचबरोबर असह्य क्रोध झाला आणि इंद्राला मारण्यासाठी तो जीवापाड प्रयत्न करू लागला इंद्रा आता तू वाचत नाहीस अशी आरवळी ठोकी सोन्याच्या घंटा असलेला एक पोलादी त्रिशूळ घेऊन तो इंद्रावर धावून गेला आणि रागा रागाने सिंहाप्रमाणे गर्जना करून तो त्रिशूळ त्याने इंद्रावर फेकला परीक्षिता तो त्रिशूळ अतिशय वेगाने आपल्याकडे येत असलेले पाहून इंद्राने बाणाने आकाशातच त्याचे हजारो तुकडे केले आणि अत्यंत क्रोधाने त्याचे मस्तक उडवण्यासाठी त्याच्या मानेवर वज्राचा प्रहार केला इंद्राने जरी अत्यंत वेगाने प्रहार केला होता तरीसुद्धा त्या यशस्वी बज्राने त्याच्या कातडीवर खरचटलेसुद्धा नाही ज्या बज्राने महाबली वृत्रासुराचे तुकडे केले होते त्या वज्राला नमुचीच्या गळ्याला त्वचेने तुच्छ लेखावे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 याच वज्राने मी त्या पंखां पर्वतांचे पंख तोडून टाकले होते तपश्चर्याचे साध वृत्रासुर रूपाने प्रकट झाले होते त्याला सुद्धा मी याच वज्राने मारले होते आणि जे बलवान असून कोणत्याही शस्त्राने ज्यांच्या त्वचेला खर्चटतही नसे अशा अनेक दैत्यांना मी याच वज्राने जेव्हा पाठवले होते तेच हे वज्र मी आज तुच्छ असुरावरही टाकले असता व्यर्थ केले म्हणून आता मी ते घेणार नाही ब्रम्ह हे बंदे असले तरी ते आज निरुपयोगी झाले आहे अशा प्रकारे इंद्राला खिल्ल झालेला पाहून आकाशवाणी झाली की हा दानव वाळलेल्या किंवा ओल्या वस्तूंनी मरू शकणार नाही याला मी वर दिला आहे की कि सुकलेल्या किंवा ओल्या वस्तूने तुला मृत्यू येणार नाही म्हणून इंद्रा या शत्रूला मारण्यासाठी दुसरा एखादा उपाय शोधून काढ ती आकाशवाणी ऐकून इंद्र मन एकाग्र करून विचार करू लागला तेव्हा त्याला सुचले की समुद्राच्या पाण्याचा फेस सुकलेलाही नाही आणि ओलाही नाही म्हणून इंद्राने ना सुकलेला ना ओला अशा समुद्राच्या फेसाने नमुचीचे मस्त उडवली त्यावेळी मुनींनी इंद्रावर फुलांचा वर्षाव करून त्याची स्तुती केली गंधर्वातील प्रमुख विश्वाबसू आणि पराबसू गायन करू लागले देवतांच्या दुंदुबी वाजू लागल्या आणि नर्तकी आनंदाने नाचू लागल्या वायू अग्नि वरुण आदी दुसऱ्या देवांनी सुद्धा सिंह हरिणांना मारतात तसे आपल्या शस्त्रास्त्रांनी शत्रूंना मारले परीक्षिता इकडे ब्रम्हदेवांनी दानवांचा नाश होत असलेला पाहून देवर्षी नारदांना देवांकडे पाठवले आणि त्यांना लढण्यापासून परावृत्त केले नारद म्हणाले देवानु भगवंतांच्या कृपेमुळे अमृत मिळाले आणि तुम्ही वैभव संपन्नही झाला म्हणून आता लढाई बंद करा श्री शुक म्हणतात देवानी नारदांची म्हणणे मान्य करून आपला क्रोध आवरला आणि ते सर्वजण स्वर्गलोकी गेले त्यावेळी त्यांचे सेवक त्यांच्या यशाचे गायन करीत होते युद्धात जिवंत राहिलेले दैत्य नारदांच्या सांगण्यावरून वज्राच्या आघाताने बेशुद्ध पडलेल्या बलीला घेऊन अस्तचाराकडे गेले तेथे आपल्या तुटलेल्या स्पर्श करताच बलीला इंद्रियांमध्ये चैतन्य निर्माण होऊन स्मरणशक्ती आली जगाचे तत्व जाणणाऱ्या बलीला पराजित होऊन सुद्धा खेद झाला नाही अध्याय अकरावा समाप्त